अध्याय पंधरावा राजाचा स्वर्गावर विजय राजाने विचारले श्रीहरी स्वतःच सर्वांचे स्वामी आहेत तर मग त्यांनी दरिद्र्याप्रमाणे बलीकडे तीन पावले जमीन का मागितली शिवाय ती मिळाल्यावर सुद्धा त्यांनी बलीला का बांधले माझ्या मनात या गोष्टीचे मोठे कुतूहल आहे पूर्णकाम भगवंतांच्याकडून याचना आणि निरपराधाला बंधन हे का घडले ते आम्ही जाणून घेऊ इच्छितो श्रीशुक्क म्हणाले परिक्षिता जेव्हा इंद्राने बलीला पराभूत करून त्याची संपत्ती हिरावून घेतली आणि त्याचे प्राणही घेतले तेव्हा भृगुवंशातील शुक्राचार्याला जिवंत केले तेव्हा महात्मा बलीने भृगूंचा शिष्य होऊन आपले द्रव्य त्यांना अर्पण केले आणि तो सर्व प्रकारे त्यांची सेवा करू लागला यामुळे प्रभावशाली भृगुवंशी ब्राह्मण त्याच्यावर अतिशय प्रसन्न झाले स्वर्गावर विजय मिळवण्याची इच्छा करणाऱ्या बलीला त्यांनी महाभिषेक भी, विधीने अभिषेक करून त्याच्याकडून विश्वजीत नावाचा यज्ञ करविला हवीरद्रव्यांनी जेव्हा अग्निला संतुष्ट केले तेव्हा यज्ञकुंडातून सोनेरी पत्र्याने मढवलेला रथ इंद्राच्या रथाच्या घोड्यासारखे हिरव्या रंगाचे घोडे आणि सिंहाच्या चिन्हाने युक्त अशी ध्वजा निघाली त्याचबरोबर सोन्याच्या पत्र्याने मढवलेले दिव्यधनुष्य कधीही रिकामे न होणारे दोन अक्षय बाणांचे भाते आणि दिव्य कवच सुद्धा प्रकट झाले त्याचे आजोबा प्रल्हाद यांनी त्याला न कोमेजणाऱ्या फुलांची माळ आणि शुक्राचार्यांनी शंख दिला अशा प्रकारे ब्राह्मणांच्या कृपेने युद्धाची सामग्री मिळवून त्यांच्याच कर्वी स्वस्ती झाल्यावर बलीने त्यांना प्रदक्षिणा करून नमस्कार केला नंतर त्याने प्रल्हादाचा निरोप घेऊन त्याला नमस्कार केला नंतर तो बली भृगूंनी मिळवून दिलेल्या दिव्य रथावर स्वार झाला जेव्हा महारथी बली कवच धारण करून धनुष्य तलवार बाणांचे भाते इत्यादी शस्त्रे घेऊन सुंदर माळा घालून भुजांमध्ये सोन्याचे बाजूबंद आणि कानात मकराकृती कुंडले घालून रथावर बसला तेव्हा अग्निकुंडात प्रज्वलित अग्नि शोभावा तसा शोभला त्याच्याबरोबर त्याच्यासारखे ऐश्वर्य बद आणि सामर्थ्य असणारे दैत्य सेनापती सेना घेऊन सेना आले होते त्यावेळी असे वाटत होते की जणू ते आकाशाला आणि दिशांना प्रज्वलित नेत्रानी पिऊन टाकत आहेत अशा प्रकारे विशाल राक्षसी सेना घेऊन राजा बलीने आकाश आणि पृथ्वी यांचा थरकाव उडवीत सकल ऐश्वर्याने परिपूर्ण अशा इंद्रपुरी अमरावतीवर चढाई केली अमरावती सुंदर नंदन इत्यादी उद्याने आणि उपवने यांनी शोभत होती त्यामध्ये पक्ष्यांच्या जोड्याची उच्चवाट करीत असत आणि धुंद भ्रम गुणगुणत असत कोळी पालवी आणि फळाफुलांनी कल्प वृक्षांच्या फांद्या लघडलेल्या असत तेथील सरोवरांमध्ये हंस सारस चकवे आणि बदकांचे थवेच्या थवे असत थवे देवांना प्रिय अशा देवांगना तेथेच जलक्रीडा करीत असत ज्योतिर्मय आकाशगंगेने खंदकाप्रमाणे अमरावतीला चारी बाजूनी बेढलेले असून तेथे उंच असा सोन्याचा तट थीक मोठ आहे ठीक ठिकठिकाणी मोठमोठ्या माळ्या आहेत तेथील दारे सोन्याची असून तेथे स्फटिक मण्याची गोपुरी आहेत तीत मोठमोठे वेगवेगळे राजमार्ग आहेत स्वतः विश्वकर्म्याने त्या नगरीची निर्मिती केली यानि आहे सभास्थाने ओटे आणि मार्ग यांनी ती शोभायमान झाली आहे दहा कोटी विमाने तेथे नेहमी तयार असतात आणि मण्यानी मढवलेले मोठमोठे चौ आणि हिरे मानकांचे चबुत्रे आहेत तेथे स्त्रिया नेहमी षोडशे वर्ष असल्याप्रमाणे असून त्यांचे तारुण्य आणि सौंदर्य एकसारखे असते त्या सुंदर स्त्रिया निर्मल वस्त्रे परिधान करतात तेव्हा अग्नी आपल्या ज्वाळानी देदिप्यमान दिसतो तशा दिसतात देवांगणांच्या केसांच्या आंबाड्यातून गळून पडलेल्या ताजा सुगंधी फुलांचा सुगंध घेऊन मंद मंद हवा तेथील रस्त्यावरून वाहत असते सोनेरी खिडक्यांमधून अगुरुचा सुगंधी सफेद धूर बाहेर पडून तेथील मार्ग झाकळून टाकतो त्याच मार्गावरून देवांगना ये जा करतात मोत्यांच्या झालरींनी सजवलेले चांदवे जागोजागी लावलेले असतात सोन्याच्या मणिमय पताका फडकत असतात गच्च्यावर अनेक प्रकारचे झेंडे फडकत असतात मोर कबूतर आणि भुंगे गायन करीत असतात देवांगना गात असलेल्या मधुर संगीताने तेथे ते नेहमीच मंगलमय वातावरण असते मृदुंग शंख नगारे ढोल विणा बासरी टाळ रुष्टी ढोलकी इत्यादी वाद्ये वाजत असतात वाद्यांच्या साथीवर गंधर्व गायन करतात आणि अप्सरा नाच करतात त्यामुळे अमरावती जणू सौंदर्य देवतेलाही जिंकून घेते वागणारे, दुष्ट जीवांचा द्रोह करणारे लबाण अहंकारी कामी आणि लोभी त्या नगरीत जाऊ शकत नाही हे दोष ज्यांच्या अंगी नसतील तेच तेथे जातात असुरांचा सेनापती असणाऱ्या बलीने आपल्या सेनेने बाहेरच्या सर्व बाजूंनी अमरावतीला घेरले आणि इंद्रपत्न्यांच्या मनात भीती निर्माण करीत शुक्राचार्यांनी दिलेल्या प्रचंड आवाजाचा शंख वाजवला बलीने युद्धाची मोठी तयारी केली आहे हे पाहून इंद्र सर्व देवांसह आपले गुरु बृहस्पती यांचेकडे गेला आणि त्यांना म्हणाला भगवन माझा जुना शत्रू बली याने यावेळी युद्धाची जय्यत तयारी केली आहे आम्ही त्याच्याशी सामना करू शकणार नाही असे मला वाटते कोणत्या शक्तीमुळे त्याचे सामर्थ्य एवढे वाढले आहे ते कळत नाही मला वाटते यावेळी बलीला कोणीच कोणत्याही प्रकारे रोखू शकणार नाही प्रलय कालच्या आगीप्रमाणे तो वाढला आहे तो तोंडाने हे विश्व गिळून टाकेल जिभानी दाही दिशा चाटेल आणि डोळ्यातील ज्वालांनी दिशा भस्म करून टाकेल असे वाटते माझ्या शत्रूच्या अजिंक्य सामर्थ्याचे कारण काय त्याचे शरीर मन आणि इंद्रिय यांच्यामध्ये इतके बळ आणि इतके तेज कोठून आले आहे की ज्यामुळे याने एवढी मुठी तयारी करून चढाई केली आहे ते आपण मला सांगा देवगुरु म्हणाले इंद्रा तुझ्या शत्रूच्या उन्नतीचे कारण मी जाणतो ब्रह्मवादी भृगुवंशी यांनी आपला शिष्य असलेल्या बलीला हे तेज दिले आहे ज्याप्रमाणे कालासमोर कुणीही उभा शकत नाही त्याप्रमाणे सर्व भगवंताखेरीज तू तुझ्यासारखा आणखी कोणीही बलीच्या समोर उभा राहू शकणार नाही म्हणून शत्रूचे भाग्यचक्र उलटेपर्यंत तुम्ही स्वर्ग सोडून कुठेतरी लपून बसा आणि अनुकूल वेळेची वाट पहा ब्राह्मणांच्या तेजामुळे यावेळी बलीची उत्तरोत्तर वृद्धी होऊ लागली आहे तो जेव्हा त्याच ब्राह्मणांचा तिरस्कार करेल तेव्हा परिवारासह नष्ट होईल देवांचे हित जाणणाऱ्या बृहस्पतीने देवांना जेव्हा हा योग्य सल्ला दिला तेव्हा ते नुसार रूप धारण करून स्वर्ग सोडून निघून गेले देव लपून राहिल्यानंतर विरोचन पुत्र बलीने अमरावती पुरीवर आपला अधिकार प्रस्थापित केला आणि बली जेव्हा विश्वविजयी झाला तेव्हा शिष्यप्रेमी भृगूंनी आपल्या शिष्यांकरवी शंभर अश्वमेध यज्ञ करवले त्या यज्ञांच्या प्रभावामुळे बलीची तिन्ही लोकात प्रसिद्धी कीर्ती दहा दिशानं पसरली आणि तो नक्षत्रांचा राजा चंद्राप्रमाणे शोभू लागला ब्राह्मण देवतांच्या कृपेने प्राप्त झालेल्या समृद्ध राज्यलक्ष्मीचा तो महात्मा उपभोग घेऊ लागला आणि स्वतःला कृतकृत्य मानू लागला अध्याय पंधरावा समाप्त